श्रीमद भागवत महापुराण स्कंध आठवा अध्याय तेरावा आगामी सात मन्वंतरांचे वर्णन श्री शुक म्हणतात विवस्वानाचा पुत्र श्राद्ध देव हा सध्याच्या मन्वंतराचा सातवा मनू होय त्याच्या मुलांविषयी एक ऐक हे राजा वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू न भग धृष्ट शर्याती नरिष्यंत नाभाग द्विष्ट करुष पुषद्र वसुमना दहा पुत्र होते या यर आदित्य वसु रुद्र विश्वदेव मरुदगण अश्विनी कुमार आभु हे देवे गण आन पुरंदर त्यांचा तंद्र है कश्यप अत्रि वशिष्ठ विश्वामित्र गौतम जमदग्नि भरद्वाज हे सप्तर्षी या मन्वंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून आदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मनवंतरांचे वर्णन ऐकवले आता भगवंतांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या सात मन्वंतरांची वर्णने करतो परीक्षिता मी तुला यापूर्वीच सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वानांच्या दोन पत्न्या होत्या काही लोक म्हणतात की त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम यमी आणि श्राद्धदेव ही तीन संताने झाली छायेला सुद्धा सावरणी शनैश्चर आणि तपती नावाची कन्या अशी तीन संताने झाली तपती संवसराने संवर्णाची पत्नी झाली वडवेचे पुत्र अश्विनी झाले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 इत्यादी देवांचे गणो होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल त्या मनवंतरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील आयुष्यमानाची पत्नी अंबुधारे पासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल अद्भुत नावाचा इंद्र त्याचीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईन उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावरणी दहावा मनू होईल त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील भूरिशेण इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान सुकृती सत्य जय मूर्ती इत्यादी सप्तर्शी होती। होतील सुवासन विरुद्ध इत्यादी देवतांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल विश्वसृजाची पत्नी विषुचीपासून भगवान विश्वक्सेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील अत्यंत संयमी असे धर्मसावरणी अकरावे मन होतील सत्य धर्म इत्यादि त्यांचे दहा पुत्र होतील विहंगम कामगम निर्वाणुरुची इत्यादी देवतांचे गण होतील अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अवशावतार होईल आणि त्याच रूपाने ते त्रैलोक्याचे रक्षण करतील परीक्षिता रुद्रसावरणी बारावा मनु होईल देववान उपदेव देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील त्या मनवंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील तपमूर्ती तपस्वी आग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील सत्यसहाची पत्नी सुनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अवशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मनवंतराचे पालन करतील परमजितेंद्रिय देवरसावरणी देवसावरणी तेरावा मनू होईल चित्रसेन विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील सुकर्म सुत्राम नावाचे देवगण होतील तसेच इंद्राचे नाव दिवस्पती असेल त्यावेळी निर्मोक तत्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपत देतील इंद्रसावरणी चौदावा म्हणून होईल उरू गंभीर बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील त्यावेळी पवित्र चाक्षुषू हे देवगुण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल अग्नी बाहू शुची शुद्ध मागध इत्यादी सप्तर्षी होतील त्यावेळी सत्रायणाची पत्नी वितनापासून बृहद्भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडांचा विस्तार करतील परीक्षिता ही चौदा मन्वंतरे भूत वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात एक यांच्याद्वारे एकसहस्रचतुयुगा चुगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते श्रीमद्भागवते महापुराणे पारमहुस्याम संहितायाष्टमस्कंधे मनंतरावर्णनं नाम दशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरये नम